अध्याय 317 वा हठयोग्यास प्राप्त होणारे लोक याज्ञवल्क सांगतात मृत हठयोग्यांना कोणते स्थान प्राप्त होते ते सावधान चित्ताने आई पायातून त्यांचा प्राण गेला असता मनुष्य विष्णूलोकात जातो जर जंघेतून प्राण गेला तर वसुलोकात जातो हे महाबागा गुडघ्यातून प्राण गेला तर त्याला साध्यलोकाची प्राप्ती होते गुदद्वारातून गेल्यास मित्र म्हणजे सूर्यलोक मिळतो जघनातून गेल्यास तो भूलोका परत जातो मांड्यातून गेल्यास प्रजापती लोक प्राप्त होतो बरगड्यातून गेल्यास मृत लोक मिळतो नाभीद्वारा गेल्यास इंद्राचे स्थान मिळते बाहूमधून गेल्यासही इंद्रलोकच मिळतो छातीतून गेला असता रुद्रलोक प्राप्त होतो मानेतून गेला तर ना, नर नामक ऋषीश्रेष्ठाचे स्थान मिळते मुखावाटे प्राण गेल्यास विश्वेदेवाचे स्थान मनुष्याला प्राप्त होते काना वाटे गेल्यास दिशोलोकींचे स्थान मिळते नाकावाटे गेल्यास प्राणाला गंधवाहन वायूचा लोक मिळतो डोळ्यावाटे प्राण गेला तर अग्निलोकाची प्राप्ती होते भुवयांच्याद्वारे प्राणोत्क्रमण झाल्यास अश्विनव देवाचे स्थान मिळते ललाटाकडून प्राणांत झाल्यास पितृलोकाप्रत योगाला जावे लागते आणि डोक्यावाटे वाटे प्राणनाश झाला असता देवश्रेष्ठ समर्थ ब्रह्मदेवाचे स्थान प्राप्त होते याप्रमाणे हे मिथिलेश्वरा कोणकोणत्या अवयवापासून प्राणोत्क्रमण म्हणजे जीवाचे उत्क्रमण झाले म्हणजे कोणता लोक मिळतो हे सांगितले आता ज्ञात्यांनी लिहून ठेवलेली मृत्यूसूचक चिन्हे सांगतो ज्या देहधारी प्राण्यांना फक्त एक वर्ष आयुष्य उरले आहे त्यांची मृत्यूसूचक चिन्हे प्रथम कथन करतो पूर्वी पाहिलेला असून अरुंधतीचा अथवा धुरळाचा तारा ज्यांना दिसत नाहीसा होतो किंवा पौर्णिमेचा चंद्र किंवा दीप दक्षिणेकडच्या बाजूला कापलेला दिसतो त्याचे एक वर्ष आयुष्य उरले आहे असे समजावे हे राजा दुसऱ्याच्या डोळ्यामध्ये ज्याला आपली भाऊली दिसत नाही ते तेही एक वर्षभर वाचावयाचे वाचा नाहीत वाजवीपेक्षा जास्त तेज किंवा बुद्धी मनुष्याची झाली अगर मनुष्य तेजहीन किंवा प्रज्ञाहीन झाला किंवा स्वभावात बदल झाला तर या जगातील त्याचा अवशिष्ट काळ सहाच महिने राहिला आहे असे समजावे जो मनुष्य देवतांचा अवमान करतो आणि ब्राह्मणांशी द्वेष करतो अथवा कृष्णवर्ण असता फिकट होतो त्याचा आयुर्दाय सहा महिने उरला आहे असे जाणावे ज्याला चंद्रबिंब किंवा सूर्यबिंब कोळ्याच्या जाळ्याप्रमाणे छिद्रयुक्त दिसते त्याचे मरण सात दिवसावर आले असे ओळखावे दे। देवालयात गेल्यावर तेथील सुगंधाचा ज्याला प्रेताच्या घाणीप्रमाणे भास होतो त्याचा मृत्यूही एक आठवड्यावर आला असे म्हणण्यासारखत नाही कान किंवा नाक दबणे दात किंवा नेत्र यांचा रंग पालटणे बुद्धिनाश होणे आणि उष्मा नाहीसा होणे ही त्याच दिवशी मृत्यू सुचवणारी लक्षणे होत तसेच हे राजा एकाएकी डाव्या डोळ्यातून पाणी वाहू लागले किंवा डोक्यामधून धूम बाहेर पडू लागला तर ही तत्काल मरणसूचक चिन्हे समजावी ही मृत्यूलक्षणे लक्षात ठेवून आत्मसंयमी मनुष्याने रात्रंदिवस जीवात्म्याला परमात्म्यात लीन करण्यास झटावे हे अर्थात ज्याकाली देहपात व्हायचा असेल त्यावेळेपर्यंत करायचे आता राजा मरण नको असेल व या जगात राहण्याची इच्छा असेल तर त्याने गंधर्सादी विषयांचा त्याग करून खुशाल रहावे ज्याला खरोखर आत्मत ज्याला खरोखर आत्मतत्व समजले आहे तो सांख्यशास्त्रोपदिष्ट आचार करून व अंतरात्म्याचा परमात्म्याशी एकजीव करून मृत्यूला जिंकतो आणि शेवटी अक्षय पूर्ण जन्मरहित कल्याणप्रद अव्यय शाश्वत अचल व अशुद्ध्यात्म्यांना दुष्प्राप असे स्थान मिळून तो मोक्षपदास प्राप्त दातो, ओम तत्स